श्री कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत दुसरा अर्थ हे देवादि देवा तुझा जय जयकार असो तू गुरुत्वाचा योगे करून आवड पुरी करतोस तू कृपेने जेवा अवलोकन करतोस तेव्हा विश्वामध्ये विश्वात्मा व्यापून राहिल्याचे अनुभवास येते या विश्वामध्ये जो जगनिवास आहे त्यावर विश्वास ठेवावा असे तू सांगतोस आणि तसा विश्वास ठेवला की तू प्रसन्न होतोस आणि प्रसन्न झालास म्हणजे तुझ्या पायापाशी प्रवेश होतो त्या पादकमलांच्या कृपादृष्टीने अहम सोहम भावनेचा गाठी सुटून हा हा म्हणता एकदम तुझ्या पोटात शिरलो तू आमची माता आहेस अशा दृष्टीने तुझ्याकडे पाहू लागतो तो पितृत्व ही दिसते यापेक्षा अधिक आश्चर्य ते काय सांगणार या लोकी तर माता व पिता ही दोन वेगवेगळी असतात पण ती दोन्ही एका जनार्दनामध्ये ऐक्य रूप होऊन त्यांचे मी ताने लेकरू झालो या करता ती दोन्ही प्रेमे एकत्राला वाढवावे आणि रोज रोज आत्मबोधाचा नवा नवा सोहळा दाखवित जावा अथवा दाखवीत आहेसच शिव शक्ती गणेश तसाच विश्व विष्णू सूर्य एतत प, अनेक अलंकार स्वतः आपल्या हौसेनेच मला घालतोस याप्रमाणे मला आपल्या लेकर कृपादृष्टीने दागदागीने घातले तरी त्यांची शोभा व सुख ही त्याला कशी कळणार तो सोहळा आईनेच भोगावा त्याप्रमाणे मजकडून ग्रंथ वधवून त्याचे सुख जनार्दना घ्यावे आपल्या चिदरत्नांच्या माळा आवडीने माझ्या गळ्यात तूज घालतोस व रक्षणासाठी निजात्म दृष्टीने माझ्या पाठोपाठ धावत असतोस ज्याचा बाप श्रीमंत असतो त्याच्या मुलाला सर्व लोक मान देतात त्याप्रमाणे एका जनार्दनांनी या एकनाथाला आपला म्हटले त्यामुळे तो अमान्य असताही अधिक मान्यतेला पात्र झाला आहे मुलाला स्वतः बोलावयाला कळत नाही म्हणून आईच त्याला बोलावयाला शिकवते त्याप्रमाणे या ग्रंथातील कथा ही गुरु जनार्दन स्वतः माझ्याकडून बोलवित आहे त्यांनी केवढा चमत्कार केला पहा श्री भागवताचा एकादश एकादशाचा अर्थ तोही शेवटी महाराष्ट्र भाषेमध्ये माझ मूर्खाकडून बोलवला असो पहिला अध्याय श्रवण करून कुरुराज परिक्षिती उगाच बसला पुढचा कथा भाग का त्याचा काही मानस दिसेना कारण आता जर आपण प्रश्न केला तर शुकाचार्य कृष्ण निधनाची कथा सांगती, यास्तव तो राजा मुकाट्याने बसला त्याच्या मनातील असा अभिप्राय जाणून शुकाचार्य म्हणाले हे परीक्षिती हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्ताव आहे असे समज हा अकरावाच कंध सगळाच मोठा अलौकिक आहे यात एकापेक्षा एक सरस श्लोक असून आत्मसाधन करणारा मुक्ती सुख पावलोपावली भेटते असे ऐकताच राजा सावधान झाला कारण मुक्ती सुखाची त्याला फार आवड होती म्हणून त्याने अवधानाने सर्वांगाचे कान करून सोडले असे पाहून शुकाचार्याला चित्ताला आनंद झाला आणि ते म्हणाले तू अवधानाची मूर्तीच बनलास तर आता तू स्वस्त अंतःकरण करून गुह्य ज्ञान श्रवण कर दुसऱ्या अध्यायामध्ये नारद आणि वसुदेव यांच्या संवादाचे निरूपण आहे यात मुख्यत भागवत धर्माचे लक्षण निमीजायनताच्या प्रश्न रुपाने सांगितले आहे श्लोक एक श्री शुक म्हणतात हे कुरुनंदना श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत मुक्त लोकांमध्ये जो अग्रगण्य ब्रह्मचार्यांचा शिरोमणी ज्याला योगी सुद्धा शीर्षावंद मानतात जो भक्त अत्यंत श्रेष्ठ जो ब्रह्मरसाचा समुद्र व आत्मबोधाचा पूर्ण चंद्रोगिन कुरुवंशातील राजाधिराज परिक्षिती ऐकू लागला शुकाचार्य म्हणाले जो व्यासाचा साक्षात गुरु व माझा परमगुरु महामनीश्वर नारद त्याचे श्रीकृष्ण भजनावर अत्यंत प्रेम होते श्रीकृष्णांनी आपण हुनच साऱ्या मुनिजनांना द्वारकेहून पिंडारकाला पाठवले पण नारद मात्र वर द्वारके द्वार मध्ये काळकृत प्रवेश करीत नसे कारण तेथे स्वसामर्थ्याने श्रीकृष्ण स्वतः नांदत होते नारदाला दक्षाचा शाप होता कि तू एक मुहूर्त भर हि एके ठिकाणी राहू नयेस पण तो शाप हरिकीर्तनामध्ये चालत नव्हता म्हणून तो कीर्तनातच निरंतर मग असे ज्याची कीर्ती कीर्तनामध्ये गावयाची तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण स्वतःच द्वारकेमध्ये राहत होता म्हणून तेथेही या शापाची बाधा होत नसे करता नारदाची तेथे निरंतर वस्ती होती नारदाला परिपूर्ण ब्रह्मज्ञान होते मग त्याला सगुण अशा श्रीकृष्ण मूर्तीचे ध्यान का आवडावे बरे तर श्रीकृष्ण जरी देहधारी होते तरी त्यांचा देह केवळ चैतन्यमयच होता म्हणून श्रीकृष्णाचे भजन नारदांना अत्यंत आवडे याप्रमाणे श्रीकृष्ण भजन जर मुक्तांनाही आवडते तर त्याला भजत नाही असा अभागी कोण असणार तेच निरूपण शुकाचार्य सांगतात श्लोक दोन हे राजन ज्याला इंद्रिय आहेत असा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण चरण कमलांची सेवा करणार नाही हे राजश्रेष्ठा बाबा आईक या उत्तम नरदेहाला येऊन जो श्रीकृष्णाला भजत नाही त्याला मायेने आणि घोर दुखाने गिळले म्हणून समजावे ज्या भगवंतासाठी त्याच्या पायांचे तीर्थ मस्तकावर घेऊन सदाशिव महा वस्ती करून आत्मध्यानामध्ये बसलेला आहे ब्रह्मदेवस ज्याच्या पोटी आलेला आहे तेथे इतरांची काय कथा नरदेहाला येऊन जो नारायणाला भजत नाही तो पूर्ण मृत्यूग्रस्त होय श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून जे लोक नाना प्रकारच्या साधनांच्या क्लेशात पडतात त्यांचे दृढ संसार बंधन कधीही चुकणार नाही श्रीकृष्णाचे चरण सोडून इंद्रादी देवांचे कोणी भजन करतात पण ते देवच जर पूर्णपणे मृत्यूग्रस्त आहेत तर मग भजनाला त्याचा नाश करते तो महामुनी नारद मुक्त असूनही भजनामध्ये निरंतर तत्पर असतो तो सदा सर्वदा द्वारकेमध्येच राहत असे त्याचे श्रीकृष्णावर अत्यंत प्रेम होते श्लोक 3 एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधीपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले आहा हा धन्य धन्य तो नारद त्याला जिकडे तिकडे श्रीकृष्णच दिसत असे त्याला सदा सर्वदा हरिनामाचा छंद असून परमानंदामध्येच तो सदा निमग्न असे जो श्रीकृष्णाचा आवडता व ज्याला सर्वतोपरी श्रीकृष्ण आवडता ज्याच्या संगतीने जड जीवांना मुक्ती प्राप्त होते तो नारद एके दिवशी आपल्या आनंदाच्या भरात सहज वसुदेवाच्या घरी गेला त्यास पाहताच वसुदेवाला फार आनंद झाला त्याने त्यास साष्टांग नमस्कार घालून बसावयास उच्चासन दिले आणि प्रत्यक्ष परब्रम्हच आपल्या घरी आले अशा श्रद्धायुक्त बुद्धीने पूजेस प्रारंभ केला नारद हा प्रत्यक्ष नारायणच आहे अशा दृढ विश्वासाने त्याने त्याचे पूजन केले सुवर्णाच्या पात्रामध्ये त्याचे पाय विधीने, त्याची यथास पूजा केली याप्रमाणे प्रेमाने पूजा करून वसुदेव आपल्या आसनावर बसला आणि अंतकरणामध्ये अत्यंत आनंद भरित होऊन बोलू लागला श्लोक चार वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवतभक्तांचे येणे प्रपंचाला उभगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते तसेच हे भगवन आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते आज आपणहून येण्याची कृपा केली ते करून मी अत्यंत भाग्यवान झालो आहे आपल्या सन्निधी मात्राने जवळ असल्याने आम्ही कृतकृत्य झालो हो। आहोत आई दिसेनाशी झाली म्हणजे लोकांमध्ये मूल केविलवाने होते पण त्याची आई आली की त्याच्या मनामध्ये आनंद मावेनासा होतो तिच्यापेक्षाही आपले आगमन अधिक श्रेष्ठ आहे कारण ते प्राणीमात्रांना नित्य सुख देणारे असते आपण दिनांचा उद्धार करण्याकरता लिलेने पृथ्वीवर संचार करता आई आलेली दिसताच मुलाला नित्य नवा सोहळा होतो पण तुमचे आगमन यच्छावत असते आणि तुमच्या आगमनाने शास्वत असते परेच्या पलीकडील चिन चितसुख भोगावयास मिळते आपण भागवत धर्माच्या मार्गाने जाणारे आहात आम्ही प्रयाग संगमावर निष्काम बुद्धीने जेव्हा पुण्याचा कोटी कराव्यात तेव्हाच आम्हाला आपली भेट होते नारदा तू भगवत स्वरूप आहेस तुझी भेटच मनुष्याला निष्पाप करून सोडते तू थोडीशी जरी कृपा केलीस तरी अंतःकरणामध्ये चितस्वरूप ठसून जाते तुझ्याच योगाने भक्तीला अलौकिक महिमा चढला भक्तीचे सामर्थ्य तुझ्याच योगाने पसरले तुझ्याच योगाने भक्ती ही भगवत स्वरूप बनली तू आपल्या आत्मनिष्ठेच्या योगाने चितस्वरूप झाला आहेस भक्तीला दाखवून देणारी मशाल ती तूच किंवा भक्ती मार्गाचा वाटाड्या तो तू नारदा, तुझा उपकार फार मोठा आहे कारण तू भक्तीच्या पेठात वसवून टाकले आहेस श्रेष्ठ आणि परिपूर्ण भागवत शास्त्राचा तूच व्यासाला उपदेश करून दिन उद्धार करण्यासाठी दशलक्षणे प्रगट केलीस भागवताची दशलक्षणे सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनवंतरे कथन, निरोध मुक्ती व आश्रय यांचे विवरण नाथांनी आपल्या चतुश्लोकी भागवतात पुढे लिहिल्याप्रमाणे केले आहे सर्ग बोली जे संसाराते विसर्ग म्हणजे संहाराते स्थान म्हणजे वैकुंठाते पोषण तेथे भगवत भजन कर्म त्या नाव उती चौदा मनुंची व्यवस्थिती या नाव मन्वंतरे म्हणती दशावतार कीर्ती ईश चरित्र सकल इंद्रियांच्या वृत्ती एकाग्र या नाव निरोध स्थिती निषेध निशेष जेथ विरे वृत्ती त्या नाव मुक्ती महाराया उत्पत्ती स्थिती प्रळयांत ज्या स्वरूपावरी होत जात स्वरूप अविकारी यथास्थित या नाव निश्चित आश्रय राया दोरा अंगी सर्प उपजला दोरी वरी सर्प नांदला दोरा वरी सर्प निजला तरी दोर तेवी नाही सावी ते प्रपंचाची वार्ता नाही तो झाला गेला न घडे काही आश्रय पाही या नाव पावावया आश्रय प्राप्ती भावे करावी भगवत भक्ती ते भक्तीची निजस्थिती श्री व्यासे भागवतो विशद केली नारदा तू देवासमान आहेस पण ही उपमा सुद्धा गौणच होय अशा अभिप्रायाने वसुदेव म्हणाला श्लोक पाच देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्या भगवत प्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते देवांपासून जीवसृष्टीला सुखे आणि दुःखे प्राप्त होऊन तिला यातना भोगाव्या लागतात अतिवृष्टी किंवा अनावृष्टी झाली प्राण्यामध्ये अकांत उसळ या करता त्या साधू हे हो। असे मला खरोखर वाटते देखील अर्थात दुःख लेशरित सुख देणारे आहेत त्यातही तुझ्यासारखा कृपाळू निजात्मा सखा मिळाल्यावर काय विचारावे परमार्थ सुखाची पेठच पिकून जाते हा महिमा या लोकांना कळत नाही आणखी विशेष हे की एकदा हे सुख मिळाले की ते कल्पांत नाश पावत नाही अशी अच्युतात तुझ्या महिमेशी मुख्य देवाचीही बरोबरी होऊ शकत नाही ती कशी तेही नारदा मी तुला यथार्थ रीतीने सांगतो देवाचा अवतार झाला म्हणजे त्याला त्याच्या दासाला सुख होते आणि दैत्यांना भय पडते असा त्यात भेदभाव आहे पण हा पक्षपात तुझ्या मध्ये नाही तू देवांचा आपण तुझ्यावर भरोसा आहे रावण तुला एकांतात नेऊन आपल्या हृदयातील हितगुच सांगत होता रावणाने देव बंदीत घातले होते पण तोच तुझ्या चरणाला वंदन करीत होता शेवटी तू खरोखरी रामाचाही मित्र होतासच सारांश तुझ्या विषम भाव हा नाहीच जरासंद कृष्णाचा वैरी होता पण तुझे जाणे येणे त्याच्या घरी होतेच आणि कृष्णाच्या सभेत तर तू कृष्णाचा थोर तूच, देवाचे नाव घेऊ द्यावायचे नाही हे तर हिरण्य ब्रीद पण त्याला तुझे कीर्तन मनस्वी आवडत असे यावरून तुझ्या खरोखर भेदभाव असा नाहीच देवांची बुद्धी लालूची आहे तशी तुम्हा साधूंची नाही ती कशी तेही यथार्थ रीतीने सांगतो ऐक श्लोक सहा लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांना प्रतिबिंबा यज्ञाने देवांना तृप्त करतात त्यांना देव तशी फळे देतात आणि ते ज्या भजत नाहीत त्यांच्यावर विघ्ने आणून घालतात अशी देवांची चाल आहे पुरुष जसा वळतो त्याप्रमाणे छाया हि वळते तद्वत देवांचे भजन दे छाया हि जवळ येत जाते तद्वत आपल्या कर्माप्रमाणे देवही जवळ येतात म्हणजे प्रसन्न होतात सूर्य मावळला कि छाया नाहीशी होते त्याप्रमाणे भजन केले नाही कि देव क्षुब होतात अशा प्रकारे देव स्वार्थी आहेत हे तुला माहीत आहेच इतर देवांची काय कथा पण सर्वात जो मोठा देव तो सुद्धा पक्का लाच खाऊ आहे तो सुद्धा जीव घेतल्याशिवाय भेटत नाही आणि भेटल्याचे गर्भवास आपण सोसतो त्याचे जीवाभावाने भजन केले म्हणजे तो आपले निजांग देहूनही प्रसन्न होतो पण जो भजत नाही त्याच्या घराला कधी चुकून सुद्धा जात नाही तशी तुम्हा संतांची बुद्धी नाही तू तर खरोखर दिनांवर दया करणारा आहेस कृपेचा केवळ निधी ते कसे ते सांगतो ऐक तू व्यासाला उपदेश के हे बालक उपेक्षा केली नाही प्रल्हादाला जेव्हा उपदेश केलास तेव्हा हा दैत्याचा मुलगा आहे हा विचार तू मनात आणला नाहीस तुझ्या कृपेची लहरी हेच दिनजनाचे विश्रांती स्थान आहे वाल्या कोळी केवळ वाट मार्या भजन ठाऊक नाही पूजन ठाऊक नाही त्याला तू रामनामाचा उपदेश करून महाकवी वाल्मिकी करून सोडलास त्याला देव सुद्धा वंदन करतात ज्याच्या ग्रंथाला पाहून सदाशिवाला सुद्धा आनंदाचे भरते येते असा तू कृपाळू आणि अनाथाला विसावा आहेस तू वरवर निमित्ताला मात्र कोप दाखवतोस पण ज्याच्यावर तू कोप करतोस त्याचे पाप नाहीसे करतोस आणि शेवटी हे दयाळू सायुप लास तुम्ही खरोखर अच्युतात म्हणून देवही तुमचा करा असे त्याला म्हणाल त्याचाच तो उद्धार करतो नाहीतर हातात सुद्धा धरीत नाही अशा रीतीने दिनाला परमार्थाची दीक्षा देणारा तू गुरु आहेस आणि ब्रह्मज्ञानाने अत्यंत उदार आहेस याकरता आता जी गोष्ट मी विचारीन ती निच सांगावी श्लोक सात हे तरी सुद्धा आम्ही आपण भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारित आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारापासून मनुष्य मुक्त होतो तो पुन्हा आदराने म्हणाला हे देवर्षे आज माझी सारी पुण्ये फळास आली कारण आत्मसुख देणारा मायबाप तू आमच्या घरी आलास पूर्वीच्या शिष्यांवर आपण जशी कृपा केली तशीच मजवरही करून मला संसार पाशा पासून सोडवावे तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तू मला आपल्या दर्शनाने खरोखर कृतकृत्य करून सोडलेस तर अशा, आता अश, तशाच कृपेने यथार्थरित्या मला भागवत धर्म सांगावे भागवत धर्म असे सांगावे की जेणेकरून सारे कर्माकर्म लयास जाईल आणि श्रद्धेने श्रवण केले असता जन्ममरणातून मुक्तता होईल संसाराचे भय अति दारुण आहे आणि त्याचे मूळ कारण माया होय ती ज्या धर्माने समोर नाहीशी होऊन जाईल असे धर्म मला कृपा करून सांगावे मला ते ऐकण्याचा पूर्ण अधिकार नाही असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतो ऐक श्लोक आठ पूर्वी मी मुक्ती देणाऱ्या भगवंताची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे तर मला पुत्र रूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती कारण भगवंताच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो मला पूर्ण अधिकार नाही हे माझे मला पन मी पूर्वी भगवत भजन आहे ते तू श्रवण कर मीहीवाधी देवाची आराधना केली होती पण ते भजन ममतेमुळे व्यर्थ गेले पुत्र लोभामुळे देवाच्या मायेने मी अगदी भुलून गेलो देवाला संतोष होऊन तो माझ्यावर प्रसन्न झाला आणि तू मागशील ते देईन म्हणाला त्यावेळेस मायेने मला फसवले त्यामुळे माझा पुत्र हो हे मागणे मी मागितले तोच हा माझा पुत्र श्रीकृष्ण हो चरणांवर मस्तक ठेवतो आणि मी तुझे खरोखर लेकरू आहे असे म्हणतो यामुळे श्रीकृष्णापासून आम्हाला ज्ञान प्राप्ती होत नाही खरोखर ऋषिकेशी श्रीकृष्ण हा परमात्मा आहे हे मला माहीत आहे श्रीकृष्ण माझ्या पोटी जन्मास आला म्हणूनच मला श्रद्धा आहे आणि म्हणूनच तू संतुष्ट झाला आहेस तर आता तसाच आपल्या कृपेने माझा उद्धार कर ज्या मायेच्या भूलीने आम्ही फशी पडलो आहोत ती माया समूळ झडून जाईल असे प्रत्यक्ष ज्ञान सांगावे यापेक्षा जास्त बोलून काय उपयोग श्लोक न हे सुव्रता आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईल मायारूप जळाने हा संसार समुद्र अगदी तुडुंब भरून जाऊन उतरून जाण्याला अत्यंत कठिन झाला आहे तर हे मुनिराया तो उतरून पलीकडे जाण्याला तू तारू हो या समुद्राचे पाणी सगळे खारट आहे आणि त्यात प्रचंड जलचरे अनिवार्य झालेली आहे ती इतकी मातली आहेत की त्यातील एक चराचरच गिळून टाकलेले आहे मोहाचा एकावर एक अतिदुर्धर अशा लाटा उसळत आहेत अविवेक तटावर त्या आदळतात व धैर्याचा काठ पाडून टाकतात अहंकार रूप झंजावात रो रो रो रो असा वाजत असतो त्यामुळे सा, सारा समुद्र अगदी खवळून जातो आणि मी व माझे म्हणून मोठ्याने गर्जना करतो त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या वासनांचे भोरे कसे गर गर गर फिरतात पहा त्यामुळे या सागरातून पलीकडे जाण्याचे धैर्य सुरनरांना सहसा होत नाही द्वेषाच्या खाड्यातून क्रोधाची भरती भरत असते आणि असूया तिरस्काराचे पूड पसरून राहते कामरूप पर्वतांची असंख्य शिखरे उंच निच दिसत असतात आणि त्यांच्यावर इच्छेची मोठमोठाली झाडे विषयांकुराने फोफावतात या समुद्रात संकल्प आणि विकल्प रूप मासे असून निंदारूप अकराळ विक्राळ सुसरी आहेत आणि ब्रह्मद्वेष रूप माजलेले नक्र समुद्रामध्ये तळपत असतात संसार समुद्र हा एवढा प्रचंड आहे तरीसुद्धा त्याला खरोखर शोषून टाकणारा तू अगस्तीच आहेस याकरता तुझ्या साह्याने हा समुद्र उल्लंघन करून जाऊ असा आम्हाला भरोसा वाटतो याचा लाटांचे भय सर्व ब्रह्मांडाला आहे पण तुझ्या कृपेने त्या आम्हाला मात्र बाधक व्हावाच्या नाही तर हे नारद देवा, हे दयानिधे दे आपणातून अनायाचे माझा उद्धार करावा हा संसार समुद्र केवळ पायानेच तरुण जाऊन प्रत्यक्ष पैलती गाठीण असा भागवत धर्माचा विचार मला सांगावा हे वसुदेवाचे भाषण ऐकून नारदाच्या मनाला परमसंतोष झाला तीच त्याची आनंदमय स्थिती शुकाचार्य आपल्या मुखाने परीक्षितीला सांगतात श्लोक दहा श्री शुक म्हणतात राजन बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंताच्या गुणाचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले हा वसुदेवाचा प्रश्न सांगताना श्री शुकाचार्यांना स्वानंदाचे भरते आले चैतन्य मेघ असा नारद मुमुक्षु लोकांवर चितसुखाचे जीवन वर्षा करू लागला श्री शुकाचार्य म्हणाले हे राजा हे ऐकून मनाला मन मिळाल्यामुळे नारद म्हणाला हे वसुदेवा तुझी होय हा तुझा प्रश्न ऐकून चिदानंद स्वरूपाने असे बोलता बोलता नारद आत्मानंदाने अगदी भरून गेला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले साऱ्या अंगाला घाम सुटला डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि स्वानंदाच्या रंगात तो डोलू लागला प्रेमळ श्रोता मिळाला असता ज्या वक्त्याला पूर्ण आनंदाची वसुदेवाचा प्रश्न ऐकताच नारदाला अत्यंत आनंद झाला आणि मग त्या आनंद युक्त वाणीने गर्जना करून वसुदेवाला काय बोलू लागला ते ऐक श्लोक अकरा नारद म्हणाले हे यदुश्रेष्ठा विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासंबंधी तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे नारद म्हणाला हे यादव श्रेष्ठा हे परमार्थ निष्ठ वसुदेवा तुझ्या उत्कंठेची खरोखरच धन्य आहे भागवत धर्मावर तुझी मोठी भक्ती आहे यात शंका नाही हे श्रीकृष्ण जनका ज्या धर्माच्या प्रश्नोत्तराने या साऱ्या विश्वाचाही उद्धार होईल त्याच धर्माचा तू प्रश्न विचारलास हे फारच उत्तम झाले तुझ्या प्रश्नोत्तराच्या योगाने साधक उद्धवून जातील काय महापालोक हे वसुदेवा हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की जो ऐकल्याने त्याचा उच्चार केल्याने त्याचे स्मरण केल्याने त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळे सुद्धा दुर्जनही त्याच पवित्र होतात भागवत धर्मच असा आहे की त्याच्या श्रवणाने कित्येक उद्धरतात कोणी त्याच्या पठणानेच तर कोणी त्याचे चिंतन करून संसार पाशातून मुक्त होतात कोणी श्रोत्याला व वक्त्याला पाहून आपल्या मनात आनंद भरित होतात सद्भावाने जे त्यांना भले, -भले म्हणतात ते ते सुद्धा येथे या भागवत धर्माने तरून जातात यातही मोठेसे नवल नाही पण जो देवद्रोह करणारा दुरात्मा असतो अथवा साऱ्या विश्वाचा द्रोह करणारा दुष्ट चांडाळ असतो तो सुद्धा या भागवत धर्माने तरुण जातो असा याचा महिमा आहे भागवत धर्म जर हृदयामध्ये बाळगला तर अकर्त्यांच्या कर्माचा तो नाश करून टाकतो आणि अधर्म्याचे अधर्मही रसातळाला नेऊन त्यांना उत्तमोत्तम पदावर नेऊन बसवतो जेथे भागवत धर्म शिरतो तेथे तो कर्मा कर्म सारे लया्रोध अविद्या यांचे नाव सुद्धा उरू देत नाही अशा त्या भागवत धर्मा संबंधाने तू अति आदराने व भक्तीने गुढ प्रश्न केलास तेव्हा हे वसुदेवा तू मोठा पवित्र व अत्यंत उदार भाग्याचा आहेस तुझ्या पवित्रपणाचे वर्णन किती करावे ज्याच्या नामाने आम्ही पावन व जगद्वंद झालो तो श्रीकृष्ण प्रत्यक्ष तुझ्या पोटाला आलेला आहे तो श्रीकृष्ण तुझ्या घरात नित्यवास करीत नाही तुझ्याच नावावरून ह्या अनंताला वासुदेव असे म्हणतात त्या वासुदेव नामाचे स्मरण केले असता प्राणी अत्यंत पावन होतो श्लोक तेरा ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे त्या परमकल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे ज्याच्या गुणानुवादाने पुण्य वाढते ज्याच्या नामाने संसार बंधन तुटते त्या नारायणाचे तू आज स्मरण कर तेव्हा तुझ्या ह्या वाणीचे कल्याण असो आज तुझा हा प्रश्न ऐकून हृदयामध्ये नारायणच पूर्णपणे प्रगट झाला आहे हा तुझा माझ्यावर मोठा उपकार होय या करिता हे वसुदेवा तुझे कोट कल्यान असो नारदाचे हे भाषण ऐकून कदाचित कोणाच्या मनात विकल्प येईल कि नारदाला पूर्वी नारायणाचे विस्मरण झाले होते आता वसुदेवाच्या प्रश्नामुळे त्याला स्मरण झाले पण असा जे कोणी विकल्पाचा तर्क करतील ते आत्मघातकी समजावे त्याविषयीची फोड उघड करून शुक सांगत आहेत ती ऐका अग्निकुंडामध्ये अग्नि स्वयंभू असतो त्यावर तूप ओतले की तो अधिकच भडकतो तद्वत प्रेमळ प्रश्नाच्या योगाने मुक्ताचे सुख अधिक विकास श्रोता भक्तीभावाने तल्लीन झाला मुक्त ही अधिक उल्लासाने गोडी जाणता असतो तोच यथार्थ रीतीने समजतो याकरिता मुक्त मुमुक्षु आणि विषयी जन सुद्धा भागवत धर्माने पूर्ण शांती पावतात तोच प्रश्न वसुदेवाने केला म्हणून नारदालाही परमानंद झाला आणि पूर्व परंपरागत प्राचीन असा जो भागवत धर्म तो सप्रमाण करता, त्या नारद मुनी मागील इतिहास सांगण्यास सुरुवात केली श्लोक चौदा त्या संबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय वरील अर्थाचा जनकराजाचा प्रश्न होता व त्याचे उत्तर नऊ दिले होते नारद म्हणाला त्या भागवत धर्माचा संपूर्ण प्राचीन इतिहास मी तुला सांगतो ऐक परंतु प्रथम आरशभ हे कोण असे विचारशील तर त्यांची वंशावळी सांगतो त्यांचा उत्तम कुळात जन्म झाला असून त्या नऊ आसामी उत्तम ब्रम्हनिष्ठा उत्पन्न झालेली होती श्लोक पंधरा स्वयंभू मनुचा प्रिय नावाचा एक पुत्र होता त्याचा पुत्र अग्निग्रह अग्निग्रहाचा नाभी आणि नाभीचा ऋषभ स्वयंभूमनुचा जो होता, पुत्र होता त्याचे नाव प्रियव्रत असे जाण त्याचा पुत्र अग्निध्र नावाचा विख्यात होता त्याचा सूर्यवंशातील पुत्र नाभी हा होय त्या नाभीपासून ज्ञानाचा केवळ विलास असा ऋषभ जन्मासाला, हा वसुदेवाचा अंशावतार असून त्याने मोक्ष धर्माचा जगात सर्वत्र प्रकाश केला श्लोक सोळा वासुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते ऋषभ हा वसुदेवाचा अंश होता भूलो की मोक्ष धर्मावर लोकांची श्रद्धा वाढावी म्हणूनच हा भगवंताचा अंशांश आउ, अवतार झाला होता पंचमस्कंधामध्ये त्याचे सविस्तर चरित्र सांगितलेले आहे त्याला वेदशास्त्र संपन्न असे शंभर पुत्र झाले त्यामध्येही सर्वात वडील पुत्र होता तो अतिशय पवित्र होता त्याचे लोक लोकविलक्षण चरित्र सांगतो ऐक श्लोक सतरा भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परमभक्त होता त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झाला या वडील मुलाचे नाव भरत असून तो नारायणाचा परमभक्त होता अध्यापी भरतवर्ष म्हणून जे या भारत खंडाला म्हणतात ते याच्याच नावामुळे प्रसिद्ध झाले आहे जो मनाने वाचेने आणि कर्माने नारायणाला अखंड भजे तो राज्य कारभारात नाही, आत्म खुणा चुकत नसे ज्याप्रमाणे वाटेने चालत असता वाकडी तिकडी पावले पडली किंवा ठेचही लागली तरी त्याला भूमीचाच आश्रय असतो त्याप्रमाणेच तो भरत राज्य पाहत असता व यथोच्युत कर्मे आचरित असतानाही आत्मनिष्ठेपासून चुत्त झाला नाही अखंड स्थिती असे म्हणतात जी कल्पांतीही पालटत नाही आणि <coughs> मनुष्य अत्यंत सुखी होतो व त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही अशा रीतीने तो भरत सदाचारण करीत असून नारायण परायण होता ही गोष्ट मी तुला विशद करून सांगतो ऐक नरांच्या मोठ्या समुदायाला नार असे म्हणतात त्या नाराचे म्हणजे जीवसमुदायाचे आत्मा हा अयन म्हणजे स्थान अथवा अधिष्ठान असल्यामुळे त्याला नारायण म्हणतात त्याच्या ठाई भरत परायण म्हणजे अनन्य शरण झाला व आपले अहमपण नाहीसे करून तद्रुप होऊन राहिला असा तो ऋषभाचा पुत्र त्याचे नाव भरत जाचा नावाची पवित्र किर्ती सगळ्या जगात दुमधुमून राहिली आहे तो भरत या भूमीत होऊन मेला म्हणून या देशाला भारत वर्ष असे म्हणतात सर्व वैदिक कर्मारंभी संकल्प करताना त्याचा नावाचा उच्चार करावा लागतो पण असा अगदी आत्माराम स्वरूप झाला तरी त्याला सुद्धा विषय योग्य नाही हे समजण्यासाठी त्याचे पुढील चरित्र मी सर्वांना सांगतो ते ऐकावे नावानेच त्याने आपली फार प्रसिद्धी केली म्हणूनच याला भरतखंड असे म्हणतात पण याहूनही त्याचा प्रताप प्रचंड म्हणजे लोक विलक्षण आहे तो सांगतो श्लोक उपभोग घेतल्यावर सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्याने भगवंताची उपासना करून तीन जन्मामध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले त्याने सर्व दिशा पादाक्रांत करून समुद्रवलयांकित पृथ्वीचे राज्य केले मोट अनुकूल असूनही त्या नाना प्रकारच्या दिव्य भोगांचा त्याने त्याग केला अशा प्रकारचे सर्व भोग भोगल्यानंतर ते आपले समुद्र वलयांकित सर्व राज्य सोडून देऊन दृष्टी तो स्वितवरतीची सेवा करू लागला तो खरोखर त्याच जन्मात मोक्षाला जावयाचा परंतु त्याला जन्मांतर घ्यावे लागले त्याचेही कारण सांगतो एक हरिणी प्रसुती काल अगदी जवळ आला असता नदीच्या पाण्यात उभी राहून पाणी पित होती इतक्यात तिने एकदम व्याघराची गर्जना ऐकली त्यासरशी ती भयाने तात्काळ उडाली पण उड्डाण करताना भयामुळे तिच्या पोटातील गर्भ एकदम त्या काळी जवळच भरत हा स्नान करीत होता त्याने तो पाहिला आणि तो जात्याच कोमल मनाचा असल्याने त्यास त्याची दया येऊन त्याने त्यास, त्यास तात्काळ बाहेर काढली ती हरणी काही मागे परतून आली नाही त्यामुळे ते पाडस आई शिवाय बापुडवाने दिसू लागले त्यामुळे भूतदयने प्रेरित होऊन भरत त्या प्रतिपाल लागला। करता करता ममता फारच वाडली। ती कि स्नान संध्या अनुष्ठान करताना सुद्धा क्षणोक्षणी त्याला ते हरिणीचे पाडस आठवू लागले जप किंवा ध्यान आरंभले कि भरताच्या डोळ्यापुढे त्या हरिण बालकाशिवाय दुसरे काहीच दिसत नसे बसताना जेवताना निसताना घटके घटकेला त्या मृगाचीच त्याला आठवण होत असे हरिण बाल जरा आड झाला की तो ध्यान सोडून खडबडून उठत असे अशा रीतीने त्या मृगावर त्याची ममता बसली तो एके दिवशी तो मृग स्वेच्छेने अरण्यात निघून गेला त्यामुळे भरताला अत्यंत दुःख झाले व त्या दुःखाचे वेळी त्याला मृत्यूने गाठले यासाठी ममतेपाशी मरण हे ठेवलेलेच समजावे जो निखालस ममता शून्य असतो त्याला जन्ममरण सुद्धा करीत नसते